श्री योगवासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग चौदावा श्री वसिष्ठ म्हणाले योगांच्या विश्रांतीचे स्थान म्हणून वर वर्णिलेल्या त्या अनंत परमपदाच्या एका अविच्छादित प्रदेशामध्ये मरुभूमीवर जसे मृगजळ त्याप्रमाणे जगद्रूप परिस्पंद आहे त्यात मनु कश्यप प्रभृती प्रजापतींच्या कारणत्यास कारणत्वास प्राप्त झालेला कमोलोद्भव ब्रह्मा असंख्यभूताने भरलेला हा जगद्भ्रम उत्पन्न करून पितामह होऊन राहिला आहे त्याचा मी वसिष्ठ मानसपुत्र आहे मी श्रेष्ठ आचरण करतो मी ध्रुवाने धारण केलेल्या सप्तर्षी चक्रात वैवस्वत मन्वंतरात राहतो अशा मी एकदा स्वर्गात इंद्राच्या सभेत असताना नारदाकांच्या तोंडून अतिशय दीर्घकाल जिवंत राहणाऱ्या पुरुषांची कथा ऐकली एक कथा चालली असता त्या प्रसंगाने शातातप नावाचा अल्प अल्पभाषण करणारा माननीय महामती मुनी असे सांगू लागला की मेरूच्या ईशान्य कोणतील पद्मरागरत्नमय शिखरावरील नभो भागात चूत नावाचा एक प्रसिद्ध कल्पतरू आहे या कल्पवृक्षाच्या शिखरावर दक्षिणेकडील शाखेच्या सुवर्ण वेलींनी झाकलेल्या ढोलीत एक पक्षाचे घरटे आहे जसाप्ला कमला कोशात ब्रह्मदेव रहोरटत विरक्त भुषुंड या नावाचमान वायस रहो जसे य स्वर्गलोकी देव चिरकाल जीवंत रहता त्या तो चिरंजीवी ते रहो तो कभी भूतकाला विषय नहीं व भविष्य विषय हो र तो दीर्घायु है तो विरक्त है तो श्रीमान है तो महाबुद्धिमान है मती पावलेली पावले तो शांत रम्य व कालज्ञ है तो पक्षी जसा तसे जर संसार आयुष्य घर पुण्य दीर्घ व उत्कर्षयुक्त जीवित होनी ने भूषुंडा वर्णन के लिए देवान सभे जे खरे जसे होते तसेच वर्णन के पुढे कथेचा काल संपून देवसमुदाय सभेतून उठून गेला असता मी कौतुकाने त्या भूषंड पक्षाला पाहण्यासाठी मेरूच्या त्या उत्तम पद्मरागमय मोठ्या शृंगावर तो राहत होता तेथे एका क्षणात आलो ते शृंग रत्न व गेरू यांनी रमणीय या झालेल्या अग्निसारख्या प्रदीप्त तेजाने जणू काही मधुर मदिरेच्या रसानेच दिशांच्या समूहास लाल करीत होते कल्पांती उठलेल्या भयंकर ज्वालांचा जणू काय गोळाच असा तो पर्वत शोभत होता इंद्रनिल मण्याच्या शिखेप्रमाणे वर पसरलेल्या प्रभा हे जणू काही त्याचे धूम होते त्या शृंगावर जणू काय सर्व लालपणा व सर्व प्राण्यांच्या दर्शनेच्छा यांची किंवा सर्वांच्या आरक्त प्रेमाची रासच केली होती संध्याकाळच्या वेळी सर्व मेघसमूहांची ती एक निवड खाणच होती मेरूच्या जठरातून सुषुम्ना नाडीने ब्रह्मरंध्राचा भेद करून बाहेर निघालेला व शिरप प्रदेशी आलेला तो वडवाग्नीसारखा जठराग्नी त्याप्रमाणे ते शृंग दिसत होते सुमेरू पर्वतावरील वनदेवतेने कौतुकाने चंद्राला धरण्यासाठी आकाशात पसरलेल्या व ताज्या मेंदीच्या रसाने रंगवलेल्या हाताच्या जुळलेल्या बोटांप्रमाणेच जणू काही ते शिखर दिसत होते माळेप्रमाणे गुंफलेल्या ज्वालांनी आकाशात जाण्यासाठीच जणू निघालेल्या आणि त्यासाठीच पर्वतावर आरूढ झालेल्या हव्याला वाहून नेणारा असल्यामुळे ज्याच्या मुखात अग्निहोत्राहुतिरूप पय आहे अशा ब्राह्मणाच्या अध्वराग्नीसारखेच ते शिखर त्याच्यावरील स्वच्छ पाण्याच्या झऱ्यामुळे दिसत होते ज्याची नखाग्रे रत्नकिर अशा तीन शृंगारूप अंगुली अश्विनी प्रभूती नक्षत्रांना स्पर्श करून मोजण्यासाठी जणू काय आकाश व्यापणारे ते शिखर उंच झाले होते गर्जना करणारे मेघ हेच ज्यातील मृदंग आहेत असा तो भूमीने धारण केलेल्या वनलक्ष्मीचा जणू काय नृत्यमंडपच होता जे हसणाऱ्या पुष्पगुच्छांनी संपन्न आहे ज्याच्यावर गुंजारव करणाऱ्या भ्रमरांचा समूह आहे जे शृंग दंतपंक्तीप्रमाणे विलास पावणाऱ्या ताडपत्र्यांच्या समूहाने हसत असल्यासारखेच दिसत होते ज्या शृंगावरील झोपाळ्यांवर झोके घेणारा अप्सरांचा समूह आहे ज्यावरील सर्व मद व मनमथ उत्कट आहे ज्याच्या गुहेमधील शिलांवर विश्रांती घेणारी देवांची जोडपी बसली आहेत असे ते शृंग आकाश हेच ज्याचे उत्तम अजिन आहे शुभ्र गंगा हेच यज्ञोपवित आहे अशा वेळू ह्याच दंडांना धारण करणाऱ्या पिंगटवर्ण तामसाप्रमाणेच शोभत होते गंगेच्या प्रवाहाने सुंदर झालेले ज्याच्या लतागृहात देव आहेत असे गंधर्वांच्या गीताने सुभग झालेले सुगंधामुळे ज्यावरील वारा अतिशय मधुर वाहत आहे फुललेली सुवर्णकमळे हीच ज्याची कर्णभूषणे आहेत नक्षत्ररूपी रत्नाने जे अतिशय भूषित झालेले आहेत असे ते मेरूचे पिंगट वर्णाचे शिखर आकाशाच्या जुणू पार गेले होते पांढरा हिरवा पिवळा लाल धवल इत्यादी वनातील पुष्पांच्या राशींच्या नव्या नव्या त्याने अंतरिक्षात रोजच्या रोज सुंदर चित्रे काढली आहेत अशा त्या देवस्त्रियांच्या समूहाच्या क्रीडा पर्वतासारख्या मेरूच्या शिखरावर मी येऊन पोहोचलो इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे चतुर्दशा सर्ग हा राम।